अध्याय दोनशे ब्याण्णववा पराशरोक्त दानवर्ण <coughs> टीप धर्मराजाला कदाचित असे वाटेल की आपलेकडून जरी अहिंसा वैराग्यादी पालन होत नसले तरी आपण राजे या नात्यांनी असंख्य श्रमसंपन्न मुनींचे पालन करतो व अर्थातच त्यांचे सदाचाराचा ष्ठांश आपणास पोचतो त्या पुण्याने आपण तरुण जाऊ तर तसे होणे नाही हे सांगण्यासाठी चालू अध्याय आहे पराशर म्हणतात बाबारे कोण कोणावर उपकार करतो कोण कोणाला काय देतो प्रत्येक प्राणी व्यवहारातील सर्व उठा ठेवी आपमतलबास्तव करीत असतो सख्खा भाऊ असे ना त्याचे पूर्वीचे महत्व जाऊन कारण परत्वे तो शुष्क पडला असता त्याचे इतर बंधू त्याचे दर्शनही टाळू लागतात मग इतरांची वार्ताच कशाला पाहिजे तेव्हा हा सर्व मतलबी प्रकार आहे याकरता दानादी उपायांनी स्वतःच आत्मकल्याण केले पाहिजे विशिष्टाने विशिष्टाला दान करणे किंवा त्यापासून घेणे या उभयक्रियांचे श्रेय सारखेच आहे तथापि प्रतिग्रहापेक्षा दान हे अधिक पुण्यकारक आहे व ते सद्ब्राह्मणाला दिलेले विशेषच समजावे राजा दानार्थ जे दे द्रव्य देणे ते न्यायाने मिळवलेले असून न्यायानेच वाढवून धर्मकारणी लावावे असे म्हणून यत्नपूर्वक राखून ठेवले असावे तर ते श्रेयस्कर होते असा शास्त्राचा निर्णय आहे धर्म करणे झाले तरी दुष्टकर्माने त्यासाठी द्रव्यार्जन करू नये फार पैसा नसेल तर यथाशक्तीच दान करावे परंतु श्रीमंती दान करता यावे म्हणून अन्यायार्जन करू नये अल्पदानानेही तारणा होते फार कशाला क्षुधार्थ अतिथीला प्राशनार्थ थंडगार पाणी किंवा स्नानार्थ उष्णोदक ही निर्मल मनाने दिल्यास उत्तम फल मिळते रंतीदेवाने फल पत्र व कंदमूल देऊन मुनिगणांची सेवा केली व तेवढ्याने त्याची इहलोकी इष्टसिद्धी झाली पृथ्वीपती शैब्य यांनीही अशीच फलपत्रांची फलपत्रांनी सूर्याची त्याचे गणासह सेवा करून तुष्टी केली व तीमुळे परमपद मिळवले जन्मास मनुष्य देवता अतिथी पुत्रादी पोष्यवर्ग पितर व स्वत आपण या पाचांचा ऋणी होतो ही ऋणे फेडणे हे त्याचे कर्तव्य आहे ऋषीचे ऋण वेदाध्ययनाने देवांचे यज्ञकर्माने पितरांचे श्राद्धदानाने सामान्य मनुष्याचे आदरातीथ्य करून आणि आपले स्वतःचे वेदशास्त्राधिकांचे श्रवण म्हणणं वैश्वदेवांत पंचयज्ञ करून शेषांन्न खाणे भूत द्या ठेवणे या तीन गोष्टींनी फेडावे आणि जातकर्मादी संस्कार करून पुत्रादिकांचे अनृणी व्हावे द्रव्य नसतानाही यज्ञपूर्वक केवळ मानसिक धानधारण करणून अथवा अग्नि यथाविधि हवन कर मुनि सिद्धि पावरणें महाबाह यज्ञ भाग घेवी ऋग्मंत्र स्तुति कर विश्वामित्रां पुत्रव पवला उशना मुनी ने महादेवा की कृपा संपादन शुक्राचार्य मिलवले देवी पार्वती की स्तुति करो अद्यापी आकाशा तारकारूपाने मोटा यशाने झलकत राहला है असित देवल नारद पर्वत कक्षिवान, जामदग्न राम आत्मवान तांड्य वशिष्ठ जमदग्नी विश्वामित्र अत्री भरद्वाज हरिश्मश्रू कुंडधार श्रुतश्रवा या सर्व महर्षींनी एकाग्रचित्ताने श्री विष्णूची स्तुती करून त्या चिद्रूपाच्या कृपेने द्रव्या वाचूनही मोठी सिद्धी मिळवली याच विष्णूची स्तुती करून अयोग्य लोकही योग्यतेला चढले या करता असला सुलभमार्ग सोडून निंदकर्माने उत्कर्ष करून घेण्याचे नादात पडू नये धर्माने जे द्रव्य मिळेल तेच खरे अधर्माने मिळेल त्याला धिक्कार असू या लोकात शाश्वत फल देणारा काय तो धर्मच आहे यासाठी द्रव्य धर्माची हानी करून ठेवू नये जो धर्मनिष्ठ बुद्धीने घरात अग्नी ठेवतो तो उत्तम पुण्याकरता समजावा कारण हे राजेंद्र गार्गपत्यादी तीन अग्नींचे ठिकाणी तीनही वेद प्रत्यक्ष उभे असतात मात्र नुसते अग्निहोत्र ठेवण्यात काही हचील नाही त्याचे योग्य निधान करील तोच अग्निहोत्री श्रेयस पावेल यासाठी अग्निहोत्र ठेवणे म्हणजे त्याचा सांगविधी करावा तसे न होईल तर अग्निहोत्र मुईवूच नहीं ते बने राजा अग्नि आत्मा जन्म दे माता पिता व गुरु इतकेंची सेवा यथा योग्य प्रकारेच केली प्रकार राजा जो मनुष्य मान सोड़ नम्रपण वृद्धां सेवा करतो विद्वान बुद्धि ने सर्वकड़े प्रेमाने पहतो और उलाढ़ाली सोड़ अहिंसा वृत्ति ने धर्मरथ राहतो अ आर्यजे थोर पुरुषाला जगात भले लोक मान देता ओम तत्सत